वाल्मिकी रामायण कांड सर्ग पासष्ट अंगदाचे भाषण ऐकून ते वानर श्रेष्ठ गतीच्या बाबतीत आपापली कार्यशक्ती क्रमवार सांगू लागले गज गवाक्ष गवय शरभ गंधमादन मैंद द्विध अंगद जांबवान हे सगळे बोलले गज म्हणाला मी दहा योजन उडून जाईल गवाक्ष वीस योजन जाईन म्हणाला शरभ वानर त्या वानरांना तीस योजन जाईल असे म्हणाला चाळीस योजन मी जाईन यात संशय नाही म्हणाला गंधमान म्हणाला मी खात्रीने पन्नास जाण्याची माझी शक्ती आहे मग महा तेजस्वी म्हणाला सत्तर योजन मी जाईल या शंकाने बलवान कपिश्रेष्ठ महा तेजस्वी सुशेण योजन मी जाईन असे प्रतिज्ञापूर्वक सांगतो म्हणाला ते असे सांगत असताना त्या सर्वांना मान डोलावून त्यांच्यातल्या वृद्ध जम्पवान म्हणाला पूर्वी आमच्यामध्ये सुद्धा गतीची काही पराक्रम शक्ती होती आता आम्ही वयाच्या शेवटाला जाऊन पोहोचलो पण परिस्थिती अशी आहे की या कार्याची उपेक्षा करून भागणार नाही कारण या कामे वाजाचा आणि रामाचा आज आमची काय गती आहे ते मी नव्वदेव येऊन जाईन याच संशय त्या सर्व वानर श्रेष्ठांना जाबवान होणारा इतकाच माझा पराक्रम गतीच्या दृष्टीने आहे असे मात्र नाही हो मी विरोचनाच्या यज्ञात सनातन प्रभू विष्णूला प्रभाविष्णूला तो तीन पावले टाकत चालला असता प्रदक्षिणा घाती आता मी हा समृद्ध झालोय उडून जाण्याची शक्ती कमी झाली आहे पण पन तरुणपणा त्यावेळी माझे बल अप्रतिम होते आज आता एवढीच माझी स्वबळावर जाण्याची शक्ती आहे परंतु एवढ्याने या कार्याची सिद्धी होणार नाही यानंतर महाक्रमी शहाण्या जांबवंतांच्या बोलण्याला मान डोलावून अंगद उदार अर्थाचे उत्तर बोलला मी हे शंभर योजन जाऊ शकेन पण परत येण्याला माझ्या शक्ती राहील की नाही हे निश्चित नाही बोलण्यात कुशल जामबवन त्या वानश्रेष्ठानं म्हणाला शक्ती सर्वांना ठाऊक आहे एवढेच काय शेकडो हजारो योजना तू जाऊ शकशील पण परत येऊ शकशील आपण याला रीत नाही म्हणत जो इतरांना कामावर धाडणारा स्वामी तो कधी धाडला जाणारा सेवक होऊ शकत नाही वानश्रेष्ठा या सर्व जना तू पाठवायचेस तू तर आमच्या वहुरक्षक कुलस्त्री सारखा तुला आम्ही स्वामी म्हणून बसवले स्वामी हा सैन्याला पत्नीप्रमाणे परंतु त्यांचा अंतिम आधार हे जर कार्य व्हायचं असेल तर शत्रुधुना तू त्याचा आधार म्हणून बाबा रे पत्नीप्रमाणे तुझे सदोर रक्षण केले पाहिजे साध्याचे मूळ रक्षण करावे अशी कार्यकुशलाची नीती आहे मूळ जर राहिले तर पदरात पडायची सर्व फळे सिद्ध होऊ शकतात म्हणून सत्याचार्य अंगदा तू या कार्याचे साधन आहेस परंतपा बुद्धी आणि पराक्रम शक्ती याने संपन्न असे मूळ साधन आहेस कपि श्रेष्ठा तूच आमचा गुरु आणि तूच गुरुपुत्र तुझ्या आधारानेच आम्ही उद्दिष्ट साधण्याला समर्थ होणार आहोत महाकपी अत्यंत प्रौढ बुद्धीचा जा जाबवान असे बोला तेव्हा त्याला उत्तर म्हणून वालीपुत्र अंगद म्हणा जर मी नाही गेलो तर दुसरा कोणी वानर वानरवीर जाणार नाही आणि पुन्हा आपल्याला प्रायोगवेशन करावे लागेल त्या श्रीमान वानर राजाची आज्ञा जर आम्ही पुरी केली नाही तर तेथे जाऊन सुद्धा प्राणांचे रक्षण होईल असे मला दिसत नाही काय जी कृपा व्हायची असेल किंवा मोठा राग व्हायचा असेल तो करणारा तोच वानर राजा आहे त्याची आज्ञा ओलांडणे म्हणजे तिकडे जाण्यात विनाश होणे आहे म्हणून त्याही दृष्टीने या कार्याला दुसरी काही गती नाही म्हणून स्पष्ट कल्पना असणारा तूच याविषयी विचार करावास अंगदाने वानरश्रेष्ठ जांबवानाला असे उत्तर दिल्यानंतर तो अंगदाला उत्तम वाक्य बोलला वीरा या कार्यात काहीही कमी पडणार नाही जो हे कार्य साधू शकेल त्याला हा पहा मी उठवतो मग वानरातील प्रख्यात वरिष्ठ जो एका बाजूला जाऊन सुखाने बसला होता त्या वानरवीर हनुमंतालाच या वानरवीराने आळवून उठवण्याला सुरुवात केली तिश्किंदा खांडाचा पासष्ट वर्ग समाप्त